वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्गसावा शरभंग स्वर्गी गेल्यानंतर मुनींचे संघ एकत्र झाले आणि अग्नीसारख्या तेजस्वी काकुतचे रामाकडे गेले त्यात वैखानस म्हणजे वानप्रस्थाश्रमे वालखिल्य प्रक्षार तिन्ही त्रिका सचैर स्नान करणारे मरीचिप म्हणजे सूर्यकिरण पिऊन राहणारे बापरे बरेचसे आश्रमकुट्ट जात्यात दळून खाणारे पाने खाऊन राहणारे तापस होते तसेच दंतोलू दंतोलूखाली म्हणजे केवळ चवण चवून धान्य खाणारे उन्मतजनक पाण्यात गळ्यापर्यंत बुडून तप करणारे एकाच अंगावर झोपणारे शय्या न करता झोपणारे एकाच पायावर उभे राहणारे केवळ पाणी पिऊन राहणारे केवळ वायुभक्षण करणारे केवळ आकाशाखाली वास्तव करणारे तसेच उघड्या मैदानातच झोपणारे असे मुनी होते त्याचप्रमाणे उंचावर वास करणारे इंद्रिय दमन करणारे ओल्या वस्त्रात राहणारे नित्य जप करून तप करणारे व पंचाग्न साधन करणारे असे तपस्वी होते सर्वजण ब्रह्मतेजाने झळकणारे योगामध्ये एकाग्र होणारे असे हे तापस शरभहंगांच्या आश्रमात रामाकडे गेले ते एकत्र झालेले धर्मज्ञ ऋषी संघ धर्मपालात श्रेष्ठ असणाऱ्या रामाकडे जाऊन त्या परधर्मज्ञाला म्हणाले परमधर्मज्ञाला म्हणाले तू महारथी या ईश्वाकू कुलाचा आणि पृथ्वीचा देवांचा जसा इंद्राय विक्रमाने व्रत आणि सत्य पाण्याची वृत्ती आणि धर्म फार मोठ्या प्रमाणात आहे तू धर्मज्ञ धर्मप्रिय महात्मा आम्हाला लाभलास तेव्हाही नाथा काही मागण्याच्या हेतूने आम्ही बोलत आहोत त्याबद्दल आम्हाला क्षमा करावीस जो राजा प्राप्तीचा सहावा हिस्सा कर म्हणून घेतो आणि पुत्राप्रमाणे प्रजेचे रक्षण करीत नाही त्या राजावर फार मोठा अनर्थ कोसळतो प्राणांपेक्षाही प्रिय अशा मुलाप्रमाणे सर्व देशवासियांचे रक्षण जो सदोदीत आपले प्राण खर्च करून नित्य तत्पर राहून करतो त्याला रामा चिरकाळ टिकणारी अनेक वर्षाची कीर्ती प्राप्त होते ब्रम्हलोक प्राप्त होऊन तेथेही त्यांचा गौरव होतो फळे मुळे खाऊन मुनी जो श्रेष्ठ धर्म आचरतात त्यातही प्रजाजनाशी ब्राह्मण असणारा वानप्रस्थांचा अनाथासारखा झाला आहे राक्षसांकडून अतिशय मारला जात आहे ये आणि ये शुद्ध मनाने तपश्चर्या करणाऱ्या मुनीचे शरीरे पहा भयंकर राक्षसाने पुष्कळांना वनात पुष्कळ वेळा मारून टाकले पंपा नदीच्या काठी असणारे मंदाकिनीच्याही तीरावर चित्र केलेले या सर्वांची मोठी हत्या होत असते असा आम्हा तपस्यांचा त्या तुझ्या आश्रयाची इच्छा करून आम्ही इथे जमलाव राक्षसांकडून आमची हत्या होत आहे रामा आमचे पालन कर तुझ्या पाचून श्रेष्ठ गती या पृथ्वीवर दुसरी नाही राजकुमारा आम्हा सर्वांचे राक्षसापासून रक्षण तप करणाऱ्या तापसाचं हे गारहाणे ऐकून तो, तो धर्मात्मा काकुच सर्व तपस्व्यांना होणारा आपण असे माझ्याशी बोलणे बरे नवे, तपस्व्याने मला आज्ञा करायची मी वनात प्रवेश करायचा तर तो, तो आपल्या कामाच्या निमित्तानेच राक्षसांकडून आपला होणारा हा छळ दूर करण्याकरता पण पित्याची आज्ञा म्हणून मी या वनात आलो आहे आपल्या हेतुपूर्तीसाठी दैववशात मी येथे आलो आहे त्यामुळे माझे या वनात राहणे अत्यंत फलदायी होणार आहे तपस्व्यांचे शत्रू जे राक्षस त्यांना मी रणात मारून टाकू इच्छितो मारून टाकू इच्छितो आपण सर्व तपसन ऋषीजनांनी माझ्या भावाचा आणि माझा पराक्रम पहावाच धर्मावर लक्ष्मणासह दृढ निष्ठा असणाऱ्या रामाने तपोधनांना असे आश्वासन दिले आणि आर्याला शोभणारे आचरण करणारा तो वीर तपोधनांसह सुतिष्णाकडे निघाला अरण्यकांडाचा सहावा सर्ग समाप्त